तेची कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया तया नाव धनंजयाचा सूत्र हातात धरून हलवावयाचे अर्जुना त्या बाह्य प्रयत्नास कार्य असे म्हणतात आणि इच्छा मदाच्या थावी लागली मना ते उठवी ते इंद्रिये राहाटावी हे कर्तृत्व पै आणि मदाच्या म्हणजे दुंडीच्या आश्रयाने जीवास झालेली इच्छा मनाला चिथावते व नंतर ते मन इंद्र इच्छित करवून करून इच्छेने उत्तेजित केलेल्या मनाकडून कर्मेंद्र अर्जुना कर्तृत्व असे म्हणतात म्हणूनही या, या जाण कार्य कर्तृत्व कारण प्रकृती मूळ हे राणा आणि म्हणूनच या तिन्ही कारण कर्तृत्व व कार्य यांना प्रकृती ही मूळ आहे असे समज असे सिद्धांचे राजे श्री कृष्ण म्हणाले एवम ती हिचे समवाये प्रकृती रूप होय परिजया गुण वाढेत राय त्याची सारीखी याप्रमाणे या तिघांच्या समुदायाने प्रकृती कर्मरूप होते परंतु ज्या गुणांचे आधिक्य होईल त्यासारखी ती बनते जे सत्व गुण अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणजे रजो निपजे मध्यमते ज्या कर्माचा सत्वगुण अंगीकार करतो त्याला सत्कर्म म्हणावे व जे कर्म रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम जाणावे जेका का केवळ तमे होती जीए जानती ये। जी पसुन कर्मे निषि जाणती व जी कर्मे केवळ तमोगुणापासून होतात ती कर्मे शास्त्रविरुद्ध व निकृष्ट प्रतीची समजावी ऐसेनी संता संते कर्मे प्रकृतीस्तम होते तया निर्वाळते सुख अरे याप्रमाणे बरे वाईट कर्मे प्रकृतीपासून होतात मग त्या कर्मापासून जे उत्पन्न होते ते सुख दुःख असंती हो। दुःख उपजे सत्कर्मी सुख निपजे तया दोहीचा बोली जे भोग वाईट कर्मापासून दुःख उत्पन्न होते व सत्कर्मासून सुख उत्पन्न होते व या दोहींचा म्हणजे सुख भोग पुरुषाला होतो असे म्हणतात श्लोक एकवीस हवा पुरुष प्रकृती स्थ हि भुंग प्रकृती जन गुणांदसु प्रकृतीचे ठिकाणी परतंत्र झालेला पुरुष प्रकृतीच्या गुणांचा भोग घेतो व हा गुण संयोगच त्याच्या चांगल्या व वा वाईट जन्मान कारण होतो सुख दुःख जव वरीपती तव प्रकृती उद्यमो करी पुरुष भोगी सुख दुःख जोपर्यंत खरोखर उत्पन्न होतात तो पर्यंत प्रकृती व्यापार करते व पुरुष भोगतो प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी जे आमूल आमूला खाय प्रकृती पुरुषांचा व्यवहार सांगायला लागले असता तो अघटित आहे कारण कि या व्यवहारात स्त्री मिळवते व नवरा खातो आमूलया आंबुलीये संगती ना कि आंबुली जगवि या प्रकृती पुरुषरूप नवऱ्या बायकोचा संबंध नसतो व त्यांच्यात मेळही नस्तो परंतु बायको म्हणजे प्रकृती जग प्रसवते हे एक आश्चर्य तो पेंध निकवडा नुसध जीर्णू अतिवृद्ध पासो निवृद्ध कारण कि तो पुरुष अंगहीन म्हणजे निराकार पांगळा द्रव्यहीन एकटा जुना पुराणा आणि अति म्हाते पेक्षा म्हातारा आहे तया आडना व पुरुष हे रवी स्त्री ना नपुसकू किंबहु नवे। त्याला पुरुष हे आडनाव वा आहे वास्तविक विचार करून पाहिले तर तो स्त्री नाही अथवा नपुसक नाही फार काय सांगावं अमुक एक तो आहे अस त्याच्याबद्दल काही निश्चय करता येत नाही अचक्षु अश्रवणू अहस्तु अचरणू रूप न ंग व नही अर्जुना भरतापने ऐसा ही सुख दुखा अर्जुना का प्रकृति का नवरा हैसे अशा नवर पुरुषा सही सुख दुखे भोगावी लगता तो तरी आ करता उदासू अभोक्ता परिया पतिव्रता भोग तो पुरुष तर अकरता प्रीतीद्वेष शून्य व अभोक्त आहे परंतु ही प्रकृती त्याला भोगायला लावते जी अळुमाळू रूपा गुणांचा चाळू ढाळू ते, ते भलतईसा ही खेळू लेखाणी ज्या स्त्रीला आपल्या रूपाची व गुणांची थोडीशी हालचाल करता येते म्हणजे आपल्या रूपाने व गुणाने कोणत्याही पुरुषास मोहित करता येते ती स्त्री वाटेल तो खेळ आकाराला आणते म्हणजे न घडणाऱ्या गोष्टी घडवते माये प्रकृती तव गुणमयी नाव किंबहुना सावे व गुणतेची हे मग या प्रकृतीला तर गुणमयी हेच नाव आहे फार काय सांगावे प्रकृती म्हणजे मूर्तीमंत गुणच होत हे प्रकृती क्षणी निचनवी रूपाची चा जडा ते हि माझवी इचा माजू ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य नवे रूप धारण करणारी आहे व ही सर्व रूपानेच भरलेली आहे आणि हिचा उन्मत्तपणा जडालाही उन्मत्त, उन्मत्त करतो म्हणजे जडालाही हालचाल करावयास लावतो नावे ये प्रसिद्ध स्नेहो इअे इंद्रिये प्रबुद्धेचे हिच्यामुळे नाम मात्र प्रसिद्धीला आले व स्नेह हिच्यामुळेच प्रेमळ आहे व हिच्यामुळे इंद्रिय आपापल्या कामात तरबेज आहेत नपुसक कि ते ऐसे ऐसे अलौकिक करणे मन हे नपुसक नाही का पण ही प्रकृती त्याला सर्व त्रैलोक्यातील भोग भोगवते याप्रमाणे या, या प्रकृतीची सर्वच कृती चमत्कारी आहे हे भ्रमाचे महाद्वीप हे व्याप्तीचे चिरूप विकार उमप केले ही प्रकृती भ्रमाचे मोठे भेट आहे व ही मूर्तीमंत व्यापकपणाच आहे आणि हिनेच विकार असंख्य केलेले आहे मोहवनीची माधवी प्रसिद्ध ची दैवी माया हे नाव हि प्रकृती कामरूपी वैलाचा मांडव म्हणजे आधार आहे व हि मोहरूपी वनातील वसंत ऋतू आहे हिला दैवी माया हे नाव प्रसिद्धच आहे हे वाङ्मयाची वाढी हे साकारपणाची जोडी प्रपंचाची धाडी अभंग हे ही शब्दसृष्टीची वृद्धी आहे ही साकारपणाची प्राप्ती आहे व ही प्रपंचाची न भंगणारी धाडी आहे म्हणजे हल्ला आहे कला येथून झाली या विद्या ये सर्व कला येथूनच झाली आहे विद्या हिनीच केली आहे वहीच इच्छा ज्ञान व क्रिया यांना प्रसवली आहे हे नादाची टाकसाळ हे चमत्काराचे वेळावळ किंबहुना सकळ खेळू ये नादाची टाकसाळ आहे म्हणजे शब्द मात्र हिच्या उत्पन्न झाला आहे हि चमत्काराचे घर आहे फार काय सांगावे सर्व खेळ हिचाच आहे हे उत्पत्ती प्रलय होत ते ये अद्भुत मोहन जे आहे हे प्रलय आहेत सकाळ आणि संध्याकाळ आहे पुरुषाची जोडीदारीन आहे व संगण असणाऱ्या पुरुषाची संबंधी आहे व ही प्रकृती निराकारी पुरुषांसह संसार करून कालक्रमणा करत आहे की येते तुला वरे सौभाग्य व्याप्तीची थोरे म्हणून आवरी अनावराते हिच्या सौभाग्याच्या विस्ताराचा मोठेपणा एवढा आहे म्हणून हि त्या अनावरला म्हणजे पुरुषाला आपल्या आटोक्यात आणते तया तवठाई निपटुनी काहीची नाही कि तया आघव हि आपण होय त्याच्या म्हणजे पुरुषाच्या ठिकाणी तर मुळीच काही नाही असे जरी आहे तरी ते आपण त्या पुरुषाचे सर्व काही होते हेच पुढे सांगतात पुरुषाची उत्पत्ती आपण होते व त्या निराकाराचा आकार आपण बनते त्याचे राहणे व राहण्याचे ठिकाण आपणच होते तया अनारताची आरती तया पूर्णाची तृप्ती तया अकुळाची जाती गोत होय त्या इच्छारहिताची इच्छा त्या पूर्णाची तृप्ती व त्या कुलरहिताची जाती व गोत देखील ही प्रकृती होती तया अचर्चाचे चिन्ह तया अपाराचे मान तया अमनस्काचे मन बुद्धीही होय ज्याच्या काही चर्चा करता येत नाही अर्शा पुरुषाचे हि प्रकृती लक्षण होते त्या अमर्याद पुरुषाचे ही माप होते व त्या मनरहित पुरुषाचे मन, मन व बुद्धी ही प्रकृतीच होते आकारू, तया ठाके। त्या निराकार पुरुषाचा हि आकार होते त्या व्यापार रहिताचा व्यापार आपण होते व त्या अहंकार रहित पुरुषाचाही अहंकार होऊन राहते तया अनामाचे नाम तया अजाचे जन्म आपण होय कर्म क्रिया तया त्या नामचे नाम हि नाम होते व त्या जन्मरहित पुरुषाचा जन्म, जन्म सुद्धा हीच होते आणि त्याची क्रिया कर्मच होते चरण तया अश्रवणाचे श्रवण अचक्षुचे चक्षु त्या निर्गुणाचे गुण हि होते त्या पायरहितांचे पायही होते त्या कानरहिताचे कान सुद्धा होते व त्या नेत्ररहिताचे नेत्रही होते तया भावात इताचे भाव तया निवयवाचे अवयव किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे त्या भावातिताचे जन्मादी सहा भाविकार त्या अवयव पुरुषाचे हि अवयव होते फार काय सांगावे ही प्रकृती त्या पुरुषाचे सर्व काही होते ऐसे प्रकृती आपुलिया सर्व अविकाराते विकृती माझी याप्रमाणे प्रकृती हे आपले सर्व व्यापकपणाने अविकार जो पुरुष त्याला विकारवान करते तेथ पुरुषत्व जे असे ते ये ये प्रकृती चंद्रमा अवसे पडिला जायसा तेथे त्या पुरुषाच्या ठिकाणी जे पुरुष आलेले आहे ते या प्रकृतीच्या अवस्थेमुळे आलेले आहे प्रकृतीशी आले प्रकृती संबंध केल्यामुळे पुरुष हा आपल्या तेजाला कसा मुक्तो ते पुढे अनेक दृष्टांता ज्याप्रमाणे त्याचा कस पाच वर येऊन ठेवतो का, का साधू ते गोंधळी संचरो सुये मैळे नाना सुदीनाचा आभाळी दुर्दिनू कि जे अथवा पिशाच्या हे चांगल्या मनुष्याचे अंगात संचार करून ज्याप्रमाणे त्या स्प कर्मात घालते अथवा ढग हे चांगल्या दिवसाचा उदासीन दिवस पोटी का जैसा कानदीपू गाईच्या पोटात दूध असताना जसे ते पांढरे स्वच्छ असे दिसत नाही अथवा लाकडात अग्नी असताना जसा तो चकचकीत दिसत नाही अथवा वस्त्रात तेजस्वी रत्न गुंडळले असता त्याचे तेज जसे दिसत नाही राजा पराधिन रोगे रोगेला रोगाने व्यापला म्हणजे जसा निस्तेज होतो तसा पुरुष हा प्रकृतीच्या स्वाधीन झाला कि तो स्वतःच्या तेजाला मुक्तो जागता नरू सहसा हो निद्रा पाडू निजसा स्वप्नाची या सोसा जागृत पुरुष जसा निद्रेने एकदम पाडला असता म्हणजे झोपेच्या स्वाधीन झाला असता तो स्वप्नातील हवेच्या भरीस पडून सुख दुःख भोगास पात्र केला जातो तैसे प्रकृती जालेपणे पुरुषा गुण भोगणे उदास अंतुरी गुणे आतुडे जेवी त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या आधीन झाल्या त्याला गुण भोगणे भाग पडते ज्याप्रमाणे विरक्त पुरुष स्त्रीच्या योगाने सुखदुखाच्या फेऱ्यात सापडला जातो तैसे अजा नित्या होय जन्म मृत्यू जेव्हा संगती घडते तेव्हा तो स्वभावता जन्मशून व नित्य असूनही त्याच्या अंगावर जन्म मृत्यूचे तडाखे बसतात परि ते हे पांडुसुता तातले लोह पिटिता जेवीसीच घाता बोलती तया परंतु अर्जुना ते असे हो आहे की जसे तापलेल्या लोखंडावर घण मारले असता ते घणाचे तडाखे अग्नीलाच बसतात हे जे म्हणतात का आंदोलनिया उदक प्रतिभा होय अनेक ते नानात्व म्हणती लोक जेवी अथवा पाणी हलले असता चंद्राची अनेक प्रतिबिंबे होतात त्यावेळी अज्ञानी लोक चंद्राच्या ठिकाणी जसे अनेकत्व आहे असे म्हणत का, ये मुखा, कुंकुमे दर्पणाची कुंकुमेमुळेशराच्या मुळे स्फटिकाला तांबडेपणा येते तैसा गुण संगमे अजन्मा हा जन्मे पावतू आयसा गमे एरवी नाही त्याप्रमाणे हा पुरुष स्वतः अजन्मा असून गुणसंबंधाने जन्म पावतो असे वाटते एरवी गुणांचा संबंध टाकून पाहिले तर तो जन्म पावत नाही अंत्यजादी ज्याप्रमाणे संन्यासी स्वप्नामध्ये अंत्यजादी जाती होतो त्याप्रमाणे त्या, त्या पुरुषास नीच व उच्च योनी आहेत असे समज म्हणून के वाळ पुरुख नाही होणे भोगणे व भोगणे हे नाही असे समज त्याचे भोगणे वगैरे सर्व गोष्टींशी जो संबंध दिसतो त्याला कारण पुरुषाला आलेली गुणांची संगती ही होता च भरता भोगता महेश्वर परमात्मे तिचे अप्युक्त हे पुरुष पर प्रकृतीच्या जवळ राहून प्रकृती कार्याहून आपणास वेगळा पाहणारा अनुमोदन देणारा शास्ता, भरता उपभोग घेणारा महेश्वर या शरीरामध्ये परमात्मा असे ज्याला म्हणतात प्रकृतीच्या पलीकडचा असा पुरुष अशी ज्या संबंधी वदंत आहे तो हाच हो प्रकृती माझी उभा परी जैसा व थंबा यया प्रकृती पृथ्वी नभ ते तुला पाडू हा पुरुष प्रकृती उभा आहे खरं परंतु जुईच्या वेळेला जसा आश्रय केलेला असतो त्या खांबाप्रमाणे हा पुरुष प्रकृतीला केवळ व आकाश यामध्ये जेवढे तेवढे अंतर, अंतर प्रकृती व पुरुष यांच्या आहे प्रकृती सरी ते मे रु माझी पिंबे परी लोटी लोटो नेणे अर्जुना प्रकृती रूप नदीच्या तीरावर मेरू पर्वतासारखा पर हो हो हा असून तिच्यामध्ये याचे प्रतिबिंब पडते परंतु तिच्या प्रवाहा बरोबर हा वाहत जात नाही प्रकृती होय जाये हा तो अस तुची आहे म्हणून प्रकृती होते व जाते परंतु हा पुरुष आहे तसाच आहे म्हणून हा मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे नियमन करणारा आहे प्रकृती येणे जीए याची ये, या सत्ता जगविये या लागी ये ुहा प्रकृती याच्या योगाने जगते व याच्या सतेने जगास प्रसवते म्हणून हिला हा नवरा आहे अनंते काळ किरीटी जिया मिळती या सृष्टी तिया रिगती ययाच्या पोटी कल्पांत समय अर्जुना अनंत काला पासून ज्या सृष्टी उत्पन्न होतात त्या कल्पांताच्या वेळेस याच्या पोटात प्रवेश करतात हा महत ब्रह्म गोसावी ब्रह्म गोल लागवी अपारपणे मी प्रपंचाते हा पुरुष प्रकृतीचा धनी आहे हा ब्रम्हांडाचा सूत्रधार आहे व आपल्या अनंतत्वाने तो या मर्यादित प्रपंचाला मोजून टाकतो म्हणजे याच्या व्याप्तीचा विचार केला असता संसाराचा बाल होतो पैया दे हा माझारी परमात्मासे जे परी बोली जे ते अवधारी ययातेची आणि या देहामध्ये परमात्मा आहे अशा प्रकारचे जे बोलतात ते यालाच असे समज अग प्रकृती परसा ऐसा तो तत्वता पुरुष हा अरे अर्जुना, प्रकृती पुलीकडे कोणी एक आहे अशी जी वदंता आहे म्हणजे असे जे लोक म्हणतात ते वस्तुत हाच पुरुष आहे श्लोक ते बी सौप येत ती पुरुषम प्रकृतीचे गुण हो। सह सर्व पुरुष आणि प्रकृती गुणांसह या, या, या प्रमाणे जाणतो म्हणजे पुरुष हा प्रकृती व तत्कार्य गुण याहून भिन्न आहे असे जाणतो तो सर्व कर्मे करीत असला तरी पुन्हा कधीही जन्म पावत नाही जो निखळपणे येणे पुरुषाते यया जाणे आणि गुणाचे करणे प्रकृतीचे ते या या अशा शुद्ध या शुद्धपणाने या पुरुषाला जो जाणतो आणि गुणांचे करणे ते प्रकृतीचे आहे असे जाणतो धनंजया जेवी की जे हा देह व त्याची छाया पलीकडे दिसते ते खरे पाणी आहे व येथे जे पाण्यासारखे दिसते आहे ते खोटे मृगजल आहे अर्जुना याप्रमाणे त्याची निवड करावी पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना प्रकृती पुरुषातील भेदाचा विचार स्पष्ट कळला तो शरीराचे निमेळे करी आकाश धुळे नैसासे तो शरीराच्या संगतीने सर्व कर्मे करी नका परंतु आकाश जसे धुराने मिळत नाही तसा तो आहे म्हणजे सर्व कर्म करत असताना तो त्या कर्मांच्या कडून लिप्त होत नाही आथिले पुनरप्रितो देह, देह, पुनर देह असताना जो त्या देहाच्या मोहाने भुलला जात नाही तो देह पडल्यावर पुन्हा जन्म पावत नाही आईसा तया तयाू प्रकृती पुरुष विवेकू करी पुरुष विचार त्या मनुष्यावर असा एक लोक उपकार करतो परीहाची अंतरी विवेक भानुची उदय जे ते अवधारी उपाय बहुत परंतु हाच विचार अंतक करना थोने उपाया ते ऐक श्लोक ध्याने चोवीस ध्यानेनात्मि पश्यमान आत्मना अन्ये संख्येन योगेन कर्मयोगेन चापरे। पर्येक आपल्या ठिकाणी म्हणजे आत्मानात्म्याच्या सर भेसळीत आपणास म्हणजे आपल्या शुद्ध आत्मस्वरूपास आत्मध्यानाच्या योगाने म्हणजे आत्मानात्म विचाराने निवडून पाहतात दुसरे कोणी सांख्ययोगाने आणि काही कर्मयोगाने जाणतात कोणी एकू सुभटा विचाराचा आगीता आत्मानात्मकिता उटे देऊने हे चांगल्या योद्ध्या अर्जुना कित्येक पुरुष विचार रूप अग्नित्म मिश्रण रुपी हिणक सोन्या देऊन आपण पे छत्तीसही अनात्मरूप प्रकाराचे भेद निशय जाळून म्हणजे विचाराने त्यांचे निरसन करून आपला शुद्ध आत्मभाव निवडतात तया आपण पयाच्या पोटी आत्मध्यानाची गा किरीटी आपण पेची त्या आत्मभावाच्या पोटात म्हणजे स्वरूपात आत्मध्यान रूपी दृष्टीने अर्जुना ते आपण आपल्यालाच पाहतात आणि कपई दैव बघे चित्त देती सांख्य योगे एकते अंगलगे कर्माचे नि आणि कित्येक लोक दैव वशात आणि कर्मयोगाचा आश्रय करून आत्म्या श्लोक पंचवीस मजा श्रुत्वाने उपास मृत्यू श्रुतीपरायणा दुसरे कोणी याप्रमाणे आत्म्याला न जाणणारे दुसऱ्यापासून म्हणजे आचार्य दिकांपासून श्रवण करून उपासना करतात श्रवण केलेल्या गोष्टी प्रमाण मानणारे असे ते देखील मृत्युला तरून जातात येणे येणेरती साचौकारे हे भव भेऊ रे आघवेची याहून कित्येक दुसरे स्वतः आत्म्याला न जाणणारे या प्रकाराने सर्व संसारभय खरोखर निस्तरतात म्हणजे चांगल्या तऱ्हेने तरुण जातात एक देशे, एक बोला। परंतु ते असे करतात कि अभिमान देशोधडी करून एकाच्या म्हणजे गुरुच्या उपदेशावर विश्वासाने अवलंबून राहतात जे हिता हित देखती हानी कणवा घेपती कुसोनी शिणू हरिती देती सुख जे गुरु हिताहित पाहतात जे शिष्याच्या हानीच्या बाबतीत दयेने व्यापले जातात व शिष्याला दुःख कशाने होते हे विचारून त्याचे दुःख हरण करतात आणि सुख देतात तयाचे निमुखे निघे ते तुले आदरे चांगे ऐकून आंगे मने होती त्यांच्या म्हणजे गुरुच्या मुखातून जेवढे निघेल तेवढे चांगल्या आदराने ऐकून अंगाने व मनाने ते तसेच होतत। तया ऐकणे तया अक्षराशी जीवे लोण करीती आपल्या सर्व कर्तव्यास ऐकण्याचे नाव ठेवतात म्हणजे ऐकणे हेच एक आपले जन्मास येऊन कर्तव्य आहे असे समजतात आणि त्या गुरुमुखातल्या अक्षरांवरून आपला जीव ओवाळून टाकतात ते हिध्वजारोम हे कपि ध्वज ते देखील या मरणूपी समुद्राच्या समुदायापासून म्हणजे जन्ममरण परंपरेपासून चांगल्या रीतीने बाहेर पडतात ऐसे उपाय बहुवस एथे येथे होये एकी वस्तु। एक परमात्मा जाण्याला येथे हे पुष्कळ असे उपाय आहेत पहा आता पुरे हे बहुत पै मथित सिद्धांत नवनीत देऊ तुझ आता याविषयी फार बोलणे पुरे आतापर्यंत सांगितलेले सर्व अभिप्राय घुसळून काढलेले सिद्धांत रूप लोणी तुला देतो म्हणजे आतापर्यंत सांगितलेल्या सर्व अर्थाचे तात्पर्य सांगतो ये तुले पांडुसुता अनुभव आयता ये तुझ होता अर्जुना एवढ्याने तुला आयता अनुभव मिळणार आहे मग इतर म्हणजे ब्रह्मानुभवानंतर होणारा विलक्षण आनंद शांती वगैरे होण्याला तुला श्रम पडणार नाहीत म्हणून बुद्धी रचू मतवाद हे खाचू सोली व निर्वचू फलिथार्थूची म्हणून या सिद्धांतांची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू व इतर मतांच्या दुराग्रहाचे खंडन करू व स्वच्छ गर्भित अर्थच विस्तारांनी सांगू श्लोक सव्वीस यावत संजाय ते सत्व स्थावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्वि हे भरत जो जो स्थावर अथवा जंगम पदार्थ उत्पन्न होतो तो तो क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून होतो असे तरी क्षेत्रज्ञ येणे बोले तुझ आपण क्षेत्र सांगितले आघे तर क्षेत्रज्ञ या शब्दाने जे मी आपले स्वरूप तुला दाखवले आणि जे सर्व क्षेत्र सांगितले तया ये, रा ये होईजे भूती सकळी अनिल संगे जळी कळ जाने ज्या पाण्यावर लाटा येतात त्याप्रमाणे या क्षेत्र क्षेत्रज्ञांच्या एकमेकांच्या मिलाफात म्हणजे संबंधात सर्व प्राणी उत्पन्न होतात कातेजा आणि उखरा भेटी झाली वीरा मृग पुरा रूप होय अथवा सूर्यकिरणे व बरक जमीन यांचा संबंध झाला म्हणजे अर्जुना मृगजळाचा महापूर जसा प्रत्यक्ष दिसतो नाना धारा धरधारी जेवी जे अंकुरी नाना विधी अथवा पर्जन्यांच्या धाराने म्हणजे वृष्टीने भिजलेल्या पृथ्वीमध्ये जसे नाना प्रकारचे अंकुर उगवतात तैसे चराचर आघावे जे काही जीवनावे ते तो उभय भोगे संभवे ऐसे जाण त्याप्रमाणे जीव या नावाने जे काही सर्व चराचर आहे ते तर या उभयतांच्या म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञांच्या मिलाफाने उत्पन्न होते असे समज इयालागी अर्जुन क्षेत्रज्ञ प्रधाना पासून न होती भिन्न भूत व्यक्ती या करता आकाराला सर्व हे भिन्न नाही परमेश्वर स्व विनश्यंत पश्यती सश्यती सर्व भूतांच्या ठिकाणी सारखाच असणाऱ्या व या नाश पावणाऱ्या सर्व भूतांमध्ये अविनाश असलेले अशा परमेश्वरास जो जाणतो तोच ज्ञानी लोकांमधील डोळस होय पैप व तंतु नभे, तरी तंतु सीची ते आहे ऐसा खोली डोळा पा आहे ऐक्य हे गस्त्रपणा हे जरी सूत नाही तरी पण वस्त्रपणा हा सूतावरच आहे अशा सूक्ष्म विचाराने हे ऐक्य समजून घेई भूते आघवीची होती एकाची एक आहाती परी भूत प्रतीती, वेगळी असे। सर्व भूते ही एकाच वस्तू पासून होतात व ती सर्व एकच आहेत परंतु ही भूते पाहणाऱ्या भिन्न भिन्न रूपाने अनुभवास येतात यांची नामेही आनाने अनारिसी वर्तने वेशही सिनाने आघवे यांचे या भूतांची नावे ही निरनिराळी आहेत यांच्या वागणुकी भिन्न भिन्न आहेत व या सर्वांचे वेश ही वेगवेगळे आहेत ऐसे देखोनी किरीटी भेदसूसी हन पोटी तरी जन्माची या कोटी न ला हसी निघो अर्जुना असे पाहून जर तू आपल्या पोटात म्हणजे मनात द्वैताच्या कल्पनेचा शिरकाव होऊ देशील तर कोट्यावधी जन्म गेले तरी तुला या जन्मातून बाहेर पडता यावयाचे नाही प्रयोजन प्रयोजनशिळे दीर्घे वक्रे वर्तुळे होती एकाचीच फळे तुंबिणीची अनेक कारणामुळे लांब वाकडी व वाटोळी अशा वेगवेगळ्या आकाराची दुध्या भोपळीची फळे जशी एकाच भोपळ्याच्या वेलीपासून उत्पन्न होतात हो तुका उजू वाकुडे परि बोरीचे हे न मोसी भूते अवघडे वस्तू उजू बोरीचे लाकूड सरळ अथवा वाकडे असे नाका, पण बोरीचे यात अन्यथा होत नाही त्याप्रमाणे प्राणी जरी भिन्न भिन्न आकाराचे असले तरी त्यात व्यापून असणारी ब्रह्मवस्तू सरळ आहे अंगार कणी बहुवसी उष्णता समान जैसी तैसा नाना जीवराशी परेशू असे निखारीच्या पुष्कळ ठिणक्यातून उष्णता जशी एकसारखी असते त्याप्रमाणे अनेक जीवराशीतून एक परमात्मा आहे